पुस्तक जातीभेद निर्मूलन लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील लाहोरचा गाजलेला प्रबंध पूर्वसंदर्भ जातपात तोडक मंडळाचे कार्यवाय यांच्याकडून दिनांक बारा बारा एकोणीशे पस्तीस रोजी पुढील पत्र मला प्राप्त झाले प्रिय डॉक्टर साहेब आपल्या पाच डिसेंबरच्या पत्राबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे ते मी वर्तमानपत्राकडे आपल्या परवानगीशिवाय प्रसिद्धीसाठी दिलेले आहे याबद्दल मी आपली क्षमा मागतो ते प्रकाशित करण्यात फारशी हानी नाही असे मला वाटले आपण एक फार मोठे तत्वज्ञ आहात आणि योग्य विचारांती माझे असे निश्चित मत बनलेले आहे की जाती समस्येविषयी आपणाशिवाय अन्य कोणीही इतका खोल अभ्यास केलेला नाही मला आणि आमच्या मंडळाला आपल्या विचारांचा नेहमीच लाभ झालेला आहे त्याचे स्पष्टीकरण व त्यांचा प्रचार मी क्रांतीमधून अनेकदा केला आहे व अनेक सवातूनही त्यावर भाषणे दिली आहेत ज्या धार्मिक जा भावनेवर जातीभेद आधारलेली आहे ती धार्मिक भावना नष्ट केल्याशिवाय जातीभेदाचे निर्मूलन करणे शक्य नाही या आपल्या नवीन विचारसरणीचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत कृपा करून शक्य तितक्या लवकर सविस्तरपणे स्पष्टीकरण कराव म्हणजे आम्हाला ते विचार घेऊन त्यांचा वाणी व लेखणीद्वारा प्रचार करणे सुलभ होईल सध्या तरी ते स्पष्टपणे माझ्या ध्यानात आल नाही आमच्या मंडळाची कार्यकारिणी आमच्या वार्षिक का अधिवेशनाचे अध्यक्षपद आपल्यालाच द्यावे याबद्दल आग्रह करीत आहे आपल्या सुविधेसाठी आम्ही आपल्या अधिवेशनाची तारीख बदलण्यास तयार आहोत पंजाबातील स्वतंत्र मतवादी हरिजन आपणाला भेटून त्यांच्या योजनाविषयी चर्चा करण्यास अत्यंत उत्सुक आहेत म्हणून आपण कृपापूर्वक आमचे निमंत्रण स्वीकारले व आमच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून लाहोरला आला तर दुहेरी उद्देश सफल होतील विभिन्न मतवादी हरिजनांना आम्ही निमंत्रण देऊ म्हणजे तुमच्या कल्पना त्यांना स्पष्ट करून सांगण्याची तुम्हाला संधी प्राप्त होईल मंडळाचे सहकार्यवाह श्री इंद्रसिंह यांनी आपली भेट मुंबईत ख्रिसमसच्या वेळी घ्यावी व आमच्या विनंतीचा स्वीकार करण्यासाठी बोलाव या उद्देशाने निवड केली आहे ते आपणाशी सर्व परिस्थितीसंबंधी चर्चा करतील मला असे सांगण्यात आले की जातपात तोडक मंडळ ही समाजसुधारक सवर्ण हिंदूची एक संस्था असून हिंदूमधील जातीभद्द नष्ट करणे हा तिचा एकमेव उद्देश आह सवर्ण हिंदूंनी चालविलेल्या कोणत्याही चळवळीत चा भाग घेऊन आवडत नसून तो माझा एक नियमच आह सामाजिक सुधारणेसंबंधी त्यांचे विचार माझ्या विचाराहून इतके भिन्न आहेत की त्यांच्यासोबत काम करणे मला अत्यंत कठीण जाते त्यांचा सहवास व मतभेदामुळे मला नेहमीच तापदायक वाटत आला आहे त्यामुळे प्रथमच जेव्हा मंडळाचे लोक माझ्याकडे अध्यक्षपदासाठी निमंत्रण घेऊन आले तेव्हा आपण हे निमंत्रण स्वीकारू नये असे मला वाटले परंतु मंडळाने माझ्या नकराला मान्य केले नाही आणि त्यांच्यापैकी एक सभासद त्यांनी मी निमंत्रण स्वीकारावे म्हणून मला आग्रह करण्यासाठी मुंबईला पाठविला सरते ला हे अध्यक्षपा अध्यक्षपद स्वीकारण्याची मी मान्य केले मंडळाचे मुख्य ठाणे असलेल्या लाहोरला हे अधिवेशन ख्रिस्ती लोकांच्या गुड फ्रायड़च्या दिवशी भरविण्याचे ठरले होते परंतु मागाहून एकोणीशेछत्तीसच्या मे महिन्याच्या मध्यात तयाव असे ठरल आता मंडळाच्या स्वागत समितीन हि अधिवेशनच रद्द कलिआ आह माझे अध्यक्षीय भाषण छापून झाल्यानंतर बरेच दिवसानंतर ही सूचना मला मिळाली या भाषणाच्या प्रती आता माझ्या टेबलावर पडलेल्या होत्या अध्यक्षीय भाषण देऊन जाती पद्धतीनं निर्माण कलि समस्यवरील माझ्या जनतसमोर मांडण्याची संधी नष्ट झाली हि विचार जनतिला माहीत कराव व माझ्याजवळ असलख्खा छापील भाषणाच्या प्रतींची विल्हेवाट लावावी म्हणून या भाषणाच्या प्रती बाजारात विक्रीला मांडाव्या असा हिच अध्यक्षीय भाषण दिलिमाज्या अध्यक्षपदाची नियुक्ती का रद्द करण्यात आली याची कारणे जाणून घ्याची उत्सुकता कदाचित लोकांना असण्याचा संभव आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे अध्यक्षीय भाषण छापून काढण्यासंबंधी प्रथम मतभेद निर्माण झाले व काटकशीच्या दृष्टीने हे भाषण लाहोरला छापावे अशी मंडळाची इच्छा होती मी हे मान्य केले नाही व ते मुंबईतच छापावे असा आग्रह केला माझी सूचना मान्य करण्याऐवजी मंडळाच्या अनेक सभासदांच्या सह्या असलेले मला एक पत्र त्यांनी लिहिले त्यातील खालील उतारा मी उद्धृत करतो पूज्य डॉक्टरजी संत रामजींची नावे लिहिलेल्या तुमचे दिनांक चोवीसचे पत्र आम्हाला दाखविण्यात आले ते वाचून आम्ही थोडेसे निराश झालेलो आहोत येथे जी परिस्थिती उद्भवली आहे तिची आपल्याला पुरेशी जाणीव नाही पंजाबातील बहुतेक सर्वच हिंदू या प्रांतात आपणाला बोलविण्याच्या विरोधातच आहेत जातपात तोडक मंडळावर अत्यंत कडवट टीका होत असून सगळीकडून निंदास्पद धमक्या मिळत आहेत भाई परमानंद एमएलए माजी अध्यक्ष हिंदू महासभा महात्मा हंसराज डॉक्टर गोकुलचंद नारंग मिनिस्टर फॉर लोकल गव्हर्नमेंट राजा नरेंद्रनाथ एम इत्यादी सहित सर्व हिंदू पुढाऱ्यांनी मंडळाच्या या पावित्र्याशी आपले संबंध तोडून टाकल आहेत हे सर्व असूनही जातपात तोडक मंडळाच्या संचालकांनी निश्चय केला आहे की काही झाले तरी आपणाला अध्यक्षपद द्विचा विचार बदलणार नाही यात श्री संतारामजी हे प्रमुख आह मंडळ बदनाम झाल आहा अशा परिस्थितीत मंडळाला सहकार्य दन्वि आपले कर्तव्य ठरत एकीकडे हिंदू लोक मंडळाला अतिशय त्रास देत आहेत व दुसरीकडून आपणही मंडळाची परिस्थिती कठीण करून टाकली तर ती मंडळाच्या दृष्टीने मोठी दुर्भाग्याची गोष्ट ठरेल आम्हाला आशा आहे की आपण यासंबंधी विचार करून आपल्या सर्वांच्या भल्याच्या दृष्टीने पावले उचलाल या चिठ्ठीमुळे मी फारच गोंधळ पडलो माझे भाषण चापण्यासाठी थोडेसे पैसे वाचविल्याच्या कारणामुळे मंडळ मला का नाराज करीत आहे हेच माझ्या धैऱ्यात येईना दुसरी गोष्ट म्हणजे गोकुलचंद नारंग सारख्या माणसाने मंडळाने मला अध्यक्ष येईना दुसरी गोष्ट म्हणजे गोक्लचंद नारंग सारख्या माणसाने मंडळाने मला अध्यक्ष निवडल्याबद्दल आपल्या मंडळाशी असलेला संबंध खरोखर तोडून टाकावा कारण श्री गोकुलचंद नारंग यांनी मला स्वतःच पुढील प्रमाणे पत्र लिहिले पाच मिंट गुमरी रोड लाहोर सात फेब्रवारी एकोणीसशे प्रिय डॉक्टर आंबेडकर जातपात तोडक मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून मला कळले आहे की गुड फ्रायडेच्या सुट्ट्यात लाहोरला होणाऱ्या मंडळाच्या वार्षिक अधिवेशनाची अध्यक्षपद आपण स्वीकारलेली आहे हे ऐकून मला अत्यंत आनंद वाटला आपल्या लाहोरच्या प्रवासात माझ्या घरी उतराल तर मला अतिशय आनंद वाटेल भेटी अंती अधिक आपला गोच चारंग यातील सत्य काही असो परंतु या दबावा मी नमते घेतले नाही माझे भाषण मुंबईला छापले जावे यावरील माझा आग्रह पाहून माझ्या प्रस्तावात सहमत असणारी तार त्यांनी मला पाठविली त्यात दिलेले होते की आपल्याशी व्यक्तिशा बोलणी करण्यासाठी आम्ही श्री हरभगवान यांना मुंबईत पाठवित आहोत श्री हरभवान 9 एप्रिलला मुंबईला आले हरभगवानच्या भेटीत मला आढळून आले की प्रस्तुत विषयावर त्यांना काहीही बोलावायचे नव्हते माझे भाषण मुंबईला छापावे की लाहोरला छापावे यासंबंधी त्यांनी चर्चेमध्ये उल्लेखसुद्धा केला नाही मी माझ्या भाषणात काय लिहिले आहे जाणून घेण्याची काळजी त्यांना अधिक दिसली तेव्हा मला कळून चुकले की लाहोरला माझे भाषण छापण्याचा उद्देश केवळ पैसा वाचविणे हा नसून माझ्या भाषणाचा आशे त्यांना माहीत करून घ्यावायचा होता मी त्यांना एक प्रत दिली लाहोरला गेल्यावर त्यांनी मला पुढील पत्र दिले लाहोर एप्रिल चौदा एकोणीशे छत्तीस प्रिय डॉक्टर साहेब मुंबईवरून मी बारा तारखेलाच लाहोरला परत आलो परंतु तेव्हापासून मी अस्वस्थच आहे कारण आगगडीत मला पाच सहा दिवस सतत जागरण करावे लागले येथे आल्यावर मला कळले की आपण अमृतसरला येऊन गेलात माझे स्वास्थ्य चांगले असते तर तेथे मी आपली भेट घेतली असती आपल्या भाषणाचे भाषांतर करण्यासाठी श्री संतरामजींना दिलेले आहे त्यांना ते फारच आवडले आहे परंतु पंचवीस तारखेपर्यंत छापण्यासाठी त्याचे भाषांतर तयार होऊ शकेल याची शाश्वती ते सांगू शकले नाही काहीही असो याचा जोरदार प्रचार केला जाईल हे भाषण हिंदूंना त्यांच्या घोरनिद्रेतून जागे करण्याचे कार्य निश्चितपणे करील अशी आम्हाला खात्री वाटते मुंबईमध्ये आपल्या भाषणातील ज्या भागाचा मी निर्देश केला होता त्या त्यासंबंधी आमच्या अनेक मित्रांच्या मनात संदेह निर्माण झाला आहे हे संमेलन निर्विघ्नपणे पार पाडावे अशी आमच्यातील ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांची अशी इच्छा आहे की निदान याप्रसंगीतरी भाषणातून वेध हा शब्द वगळावा ही गोष्ट मी आपल्या विवेकावरच सोडतो परंतु भाषणाच्या उपसंहारात हे विचार माझे व्यक्तिगत विचार असून त्याचे उत्तरदायित्व मंडणार नाही असे स्पष्टीकरण कराल अशी मी आशा करतो माझ्या या सूचनेबद्दल आपणाला वाईट वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतो व भाषणाच्या एक हजार प्रती आमच्याकडे पाठवून द्याव्या अशी विनंती करतो यासंबंधी आजच मी आपणास तार पाठविलेली आहे शंभर रुपयाचा चेक पत्रासोबत पाठवीत आहे कृपया पावती पाठवावी यथाकाळ तुमचे बिलेही पाठवावी स्वागत समितीची मी सभा बोलविली आहे ते तेथे होणारा निर्णय लवकरच मी आपणास कळवी मध्यंतरीच्या काळात माझ्याशी आपण जो प्रेमपूर्वक व्यवहार केला आणि आपले भाषण तयार करण्यास आपण जे परिश्रम घेतले त्याबद्दल आम्ही आपण निश्चित कृनी केलेले आहे आपला प्रामाणिक हर भगवान ताजा कलम भाषणाच्या प्रती छापून तयार होताच पॅसेंजर गाडीने पाठवून द्याव्या म्हणजे वर्तमानपत्राकडे आम्ही प्रसिद्धीसाठी पाठव या पत्राप्रमाणे माझे हस्तलिखित मी छापण्यासाठी प्रेसकडे दिले व त्यांना एक हजार काढण्यास सांगितले आठ दिवसानंतर मला श्री हर हरभगवान यांच्याकडून दुसरे पत्र प्राप्त झाले त्याची प्रतिलिपी खालीलप्रमाणे लाहोर बावीस चार छत्तीस प्रिय डॉक्टर आंबेडकर आपल्या तारखेबद्दल व पत्राबद्दल धन्यवाद आपल्या इच्छेनुसार आम्ही हे संमेलन पुन्हापुढे ढकलले आहे परंतु पंजाबातील हवामान दिवसेंदिवस अधिक उष्ण होत चालले असल्यामुळे हे अधिवेशन पंचवीस व सव्वीस तारखेसच झाले असते तर अधिक चांगले झाले असते असे मला वाटते मेच्या मध्यात बराच उकडा वाढेल व वा त्यामुळे संमेलनाच्या बैठकी दिवसा सुकाव व आनंददायक होणार नाहीत तथापि जर संमेलन मेच्या मध्यात झाले तर आमच्यापरी शक्य तितकी समाधानकारक व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु आणखी गोष्ट अशी आहे की तिच्याकडे आपले लक्ष वेधून घेणे मला भाग पाडत आहे आपल्या धर्मांतराच्या घोषणेच्या विधानाकडे लक्ष वेधून आमच्यापैकी काही लोक त्याबद्दल किंदू दाखवितात असे जेव्हा मी आपणा सांगितले तेव्हा गोष्ट निश्चितच मंडळाच्या कार्यक्षेत्राबाहेरचे आहे व त्या संबंधात तुमच्या व्यासपीठावरून काही सांगण्याचा आपला हेतू नाही असे तुम्ही म्हणाला होता जेव्हा तुम्ही भाषणाचे हस्तलिखित माझ्या स्वाधीन केले तेव्हा तुम्ही मला सांगितले की तोच भाषणाचा मुख्य भाग आहे आणि केवळ दोन किंवा तीनच परिच्छेद आता जोडावायचे राहिले परंतु आपल्या भाषणाचा द्वितीय भाग प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले कारण ते अतिशय लांब झालेले आहे आम्हाला तर अशी भीती वाटते की फारच थोडे लोक ते भाषण पूर्ण वाचतील याशिवाय एकदा नवे, अनेकदा तुम्ही हिंदू धर्माच्या जीवनपद्धतीतून आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे व हिंदू म्हणून दिलेले आपले अप्रतिम भाषण आहे असे तुम्ही सांगितले आहे आपण वेदाच्या वैतधर्मग्रंथाच्या नीतीमत्तेवर व बुद्धिवादावर विनाकारण हल्ला चढविलेला आहे व हिंदू धर्माच्या व्यावहारिक बाजूचा उगीच लांबलचक परामर्श घेतलेला आहे याचा प्रस्तुत समस्येशी अगदीच संबंध नाही व त्यातील काही उतारे विषयाशी विसंगत व अप्रासंगिक आहे मला दिसलेल्या भागातच आपण भाषण मर्यादित केले असते तर आम्हाला आनंद वाटला असता किंवा काही भाग आपणाला वाढवायचाच तो तर निदान ब्राह्मणवादापुरताच मर्यादित राहावायस हवा होता पूर्णतः हिंदू धर्माच्या उच्छेदाशी संबंधित असलेल्या भाषणाचा शेवटचा भाग हिंदूच्या पवित्र धर्मग्रंथाच्या नीतीमत्तेबद्दल आपल्या शंका तसेच आपण हिंदू धर्म सोडत असल्याबद्दलची तुमची सूचना हे सर्व मला उचित दिसत नाही म्हणून ज्या लोकांवर अधिवेशन तडीच नेण्याची जबाबदारी आहे त्यांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की वर दर्शवलेले उतारे आपण गाळून टाकावे व मला जेवढे भाषण दिले तेथेच भाषण संपवावे किंवा ब्राह्मणवादावर काही परिच्छेद वाढवावे विनाकारण लोकांना चिमटे घेणारे व त्यांना डिवसणारे भाषण देण्यात शहानपणा नाही अशी आम्हाला शंका वाटते आमच्यापैकी अनेक लोक आपल्या विचाराशी सहमत असून आपल्या निशाणाखाली हिंदू धर्माच्या पुनरुज्जवनासाठी काम करावयास तयार होत जर तुम्ही तुमच्या विचाराच्या लोकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्याला विश्वासपूर्वक सांगतो की आपल्या सुधारक सेनेमध्ये पंजाबातील पुष्कळ लोक सामील होतील वस्तुता आमचा असा समज होतो की हिंदूतील यादृष्ट जातीभेदाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही आमचे नेतृत्व करावे विशेषतः या विषयावरील आपला गंभीर अभ्यास पाहता या समस्येविरुद्ध आपण एक केंद्र बनून अवाढव्य प्रयत्नाने आमच्या हात मजबूत करून या समस्येविरुद्ध आपण एक क्रांती घडवून आणाल अशी आमची अपेक्षा होती परंतु आपण ज्या प्रकारचा निर्णय घोषित केला आहे त्याच्या पुनरुच्चारामुळे त्यातील शक्ती नष्ट होते व तो निसत्व होऊन जातो अशा परिस्थितीत मी आपल्याला विनंती करतो की आपण या सर्व विषयाचा पुनर्विचार करावा व त्यानंतर आपले भाषण अधिक करू हृदयस्पर्शी करून हिंदूंना आवाहन करावे की जर हिंदू जातीभेद नष्ट करू इच्छित असतील तर असे करण्यात आपल्या बांधवांचा जरी त्याग करावा लागला तरी त्यातही प्रमुख भाग घेण्यास मी तयार आहे आपण जर असे केले तर आपल्या प्रयत्नात पूर्ण पंजाब सहभागी होईल असा मला विश्वास वाटतो या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी आपण मला मदत केली तर मी आपला अत्यंत आभारी राहीन कारण आधीच यासाठी आमचा अतिशय खर्च झालेला आहे व आमच्याबद्दल मोठा संदेह निर्माण झाला आहे परत डाकेने आपण वर दशवल्याप्रमाणे आपल्या भाषणाला मर्यादा घालण्यास तयार असल्याबद्दल संमती पाठवावी जसेच्या तसे आपले भाषण छापावे असा जर आपला आग्रह असेल तर ते आम्हाला प्रचार करण्यालायक नाही व म्हणूनच हे संमेलन भरविण्यासाठी असंभवनीय आहे त्यामुळे हे संमेलन आम्हाला अनिश्वित काळासाठी पुढे ढकलावे लागेल हे सर्व सांगताना मला फार खेद वाटत आहे हे संमेलन पुन्हा पुन्हा पुढे ढकलण्यामुळे आधीच लोकांच्या सदिच्छा नष्ट झाल्या आहेत तरीसुद्धा तसे करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर उरणार नाही तथापि एक गोष्ट आम्ही प्रांजपणे कबूल करतो की जातीभेदावर असा आश्चर्यजनक प्रबंध मानवी जातीचा एक अमूल्य ठेवा आहे असे मला मनावेसे वाटते या विषयावर आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या सर्व प्रबंधापेक्षा तुमचा अत्युत्तम आहे हा तयार करण्यासाठी आपण जे परिश्रम घेतले त्याबद्दल आमच्यावर अतिशय ऋण झालेले आहे आपल्या कृपेबद्दल सदिच्छांसह धन्यवाद आपला हरभवान या पत्राला मी पुढील उत्तर दिले सत्तावीस एप्रिल एकोणीशे प्रिय श्री हरभगवान आपले 22 एप्रिलचे पत्र मला मिळाले जर मी आपले भाषण जसेच्या तसे छापण्याचा आग्रह धरला तर स्वागत समिती अनिश्चित काळासाठी हे संमेलन पुढे ढकलणेही पसंत करील हे वाचून मला अत्यंत विषाद वाटला त्याच्या उत्तरादाखल मला आपणास असे कळवायचे आहे की जर स्वागत समिती माझ्या भाषणात काठछाट करण्याचा आग्रह परिस्थितीनुरूप धरीत असेल तर संमेलन रद्द होणे मी सुद्धा अधिक पसंत करीन संदिग्ध शब्द वापरणे मला आवडत नाही परंतु संमेलनाच्या पदाचा मान मिळावा म्हणून मी माझे स्वातंत्र्य सोडून देऊ शकत नाही प्रत्यक्त अध्यक्षाला असे स्वातंत्र्य असलेच पाहिजे कोणत्याही संमेलनाच्या अध्यक्षाला उचित वाटणारे मार्गदर्शन करण्याचे त्याला स्वातंत्र्य असत मंडळाला खुश करण्यासाठी मी माझे कर्तव्य सोडू शकत नाही हा प्रश्न सिद्धांताचा आहे आणि यामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड कोणत्याही मार्गाने करू नये असे मला वाटत स्वागत समितीनं जो निर्णय घेतला त्याच्या औचित्याबद्दल वादविवादात आपण पडू नये अशी माझी इच्छा होती परंतु आपण काही कारणे अशी दिलेली आहे की त्यात माझ्यावर दोषारोषण केलेले आहे त्यामुळे त्याची उत्तर देणे मला भाग आहे माझ्या भाषणातील काही भागावर असा आक्षेप घेण्यात आला की ते मंडळाच्या दृष्टीने आश्चर्यकारक मुद्दे होते ही भावना प्रथमता नष्ट केली पाहिजे संत रामजींना लिहिलेल्या एका पत्रात मी होते की जातीभेद नष्ट करण्याचा खरा मार्ग आंतरजातीय सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह घडवून आणणे हा नसून ज्या धर्मभावनेवर जातीभेद आधारलेला आहे ती धर्मभावना नष्ट करणे हाच जातीभेद मोडण्याचा खरा मार्ग होय माझी खात्री आहे की श्री संतराम याबद्दल साक्ष देतील याच्या उत्तरात श्री संताराम यांनी या, या विचाराचे अधिक स्पष्टीकरण करण्याबद्दल मला सांगितले कारण हा दृष्टिकोन त्यांना नवीनच वाटला श्री संतारामजींनी मला दिलेल्या निमंत्रणाच्या वेळी मी असे ठरवेले की पत्रामध्ये जो विचार एका वाक्यात सांगितला त्याचे स्पष्टीकरण आपल्या अध्यक्षीय भाषणातच सविस्तर करावा त्यामुळे भाषणात व्यक्त झालेले विचार मंडळाला नवीनच आहेत असे तुम्ही म्हणू शकत नाही निदान संद रामसाठी तरी जे आपल्या मंडळाचे आत्मा व चैतन्य आहेत हे विचार नवीन नाही परंतु याही पुढे जाऊन मी असे म्हणतो की माझ्या भाषणातील हा भाग केवळ माझ्या आवडीनिवडीमुळे मी लिहिलेला नाही तर माझा युक्तिवाद परिपूर्ण होण्यासाठी तो अत्यंत आवश्यक आहे म्हणून तो लीला आहे ज्या भागावर आपल्या समितीने विसंगत व अप्रासंगिक म्हणून आक्षेप घेतला ते पाहून तर मला विस्मय वाटला आपल्या परवानगीने मी आपणास सांगतो की मी एक वकील असून मला प्रासंगिकतेचे नियम आपल्या समितीच्या कोणत्याही सभासदा इतकेच माहीत आहेत दृढ विश्वासपूर्वक मी आपणास सांगू इच्छितो की आक्षेप घेण्यात आलेला भाग अत्यंत सुसंगतच नव्हे तर नितांत आवश्यक भाग आहे याच भागामध्ये भागा जातीभेद नष्ट करण्याचे उपाय व साधने याची मी चर्चा केलेली कलि जातीभद्द नष्ट करण्याची अत्युत्तम पद्धती म्हणून जिच्यासंबंधी मी निर्णय घेतला ती भयचकित करणारी व क्लेशजनक असू शकत माझे पृथककरण चुकीचे आहे असे म्हणण्यासाठी तुम्हाला हक्क आहेच परंतु तुम्ही असे म्हणू शकत नाही की जातीभद्दाच्या समस्येवर चर्चा करणाऱ्या भाषणात जातीभद्दाचा विनाश करण्याच्या मार्गांचा विचार करण हमप्राप्त नाही आपली दुसरी तक्रार भाषणाच्या लांबी संबंधीची आह माझ्या भाषणातच ही लांबी दोषास्पद आहे असा मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे परंतु वस्तुता याला कोण उत्तरदायी आहे या कामासाठी तुम्ही फार उशीर केला असे मला वाटते नाहीतर आपनास दिसून आले असते की माझ्या सोयीनुसार एक लहानसे भाषण लिहिण्याचा विचार केला होता कारण लांबलचक प्रबंध लिहिण्यासाठी सध्या तरी माझ्याजवळ वेळही नव्हता व शक्तीही नाही मंडळानेच या विषयावर सविस्तर लिहिण्यास मला सांगितले आहे मंडळानेच जातीभेदासंबंधी माझ्याकडे एक प्रश्नावली पाठवली व भाषणात त्याची उत्तर देण्यास सुचविले हे प्रश्नबौद्ध असेच होते की मंडळाची विरोधी लोक त्यांना विचारत होते आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मोठ्या मुश्किलीने मंडळ देऊ शकत होते या मंडळाची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामुळेच भाषण इतके लांब झाल आहा मी जे काही लिहिले आह तीट ध्यानात घेतले तर भाषण लांबण्यात माझा काही दोष नाही या माझ्या समर्थनाशी आपणही सहमत व्हाल अशी मला खात्री वाटते हिंदू धर्म नष्ट करण्याची माझी भाषा ऐकून आपले मंडळ इतके घाबरून जाईल याची मला आशा नव्हती हो केवळ मूर्ख लोकच शब्दांना घाबरतात असे मला वाटते परंतु या विचारांनी कदाचित लोकांच्या मनात एक भ्रम निर्माण होऊ नये म्हणून धर्म म्हणजे काय व धर्माचा विनाश म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची मी फारच काळजी घेतलेली आहे माझे वाचण वाचल्यानंतर कोणीही माझ्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही असा मला विश्वास वाटतो धर्माचा विनाश इत्यादी शब्दांमुळे घाबरून जाणे ही गोष्ट आपल्या मंडळाबद्दल माझ्या मनात असलेले मंडळाचे श्रेष्ठत्व घटविण्यास कारणीभूत झाली आहे कारण त्यासोबत मी स्पष्टीकरण दिलेले आहेच जे लोक स्वतःला सुधारक तर मानतात परंतु सुधारणांच्या एकमेव तर्कसंगत निष्कर्षाचा स्वीकार करण्यास घाबरतात अशा लोकांबद्दल आस्था किंवा आदर कोणालाही वाटणे शक्य नाही माझ्या भाषणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा घालण्याचे मी कधीच मान्य केले नाही हे तुम्ही कबूल करालच माझ्या भाषणात काय असावे व काय असू नये या प्रश्नाबद्दल माझ्यात व मंडळात कधी चर्चा सुद्धा झाली नाही या विषयावर माझे जे खरेखुरे विचार आहेत ते माझ्या भाषणात मांडण्यास मी स्वतंत्र आहे असे मी आतापर्यंत धरून चालत होतो तुम्ही नऊ एप्रिलला ये मुंबईला येईपर्यंत तरी मी कोणत्या प्रकारचे भाषण तयार करीत आहे याची मंडळाला निश्चितच कल्पना नव्हती जेव्हा तुम्ही मुंबईला आलात तेव्हा मी सहजपणे आपण सांगितले की दलित लोकांच्या धर्मांतराच्या प्रश्नासाठी मी आपल्या व्यासपीठाचा उपयोग करावा अशी माझी मुळीच इच्छा नाही हे माझे वाचन माझ्या भाषणाच्या तयारीत मी पूर्णता पाळले आहे असे मला वाटते मला दुःख होते की मी येथे असणार नाही इत्यादी स्वरूपाचे केवळ ओझरते व अप्रत्यक्ष उल्लेख मी केवळ संदर्भासाठी केलेले आहेत यापेक्षा त्या विषयावर माझ्या भाषणात अधिक काहीही नाही अशा अप्रत्यक्ष स्वरूपाचे केवळ ओझरते व अप्रत्यक्ष उल्लेख मी केवळ संदर्भासाठी केलेले आहेत यापेक्षा त्या विषयावर माझ्या भाषणात अधिक काही नाही अशा अप्रत्यक्ष स्वरूपाच्या संदर्भावरही जेव्हा तुम्ही आक्षेप घेता आहात तेव्हा मला से से असे वाटते की तुमच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे मी मान्य केले त्यासाठी दलित वर्गाच्या धर्मांतरासंबंधीचा माझा विश्वास टाकून देण्यास मी तयार होणार आहे असे तुम्हाला वाटले की काय जर आपला असाच विचार असेल तर मी आपणा सांगून टाकतो की अशा तऱ्हेची तुम्ही जी चूक केली त्याला मी मुळीच जबाबदार नाही माझी अध्यक्षपदांच्या सन्मानीय जागी निवड केल्याबद्दल धर्मांतरावरील माझ्या विश्वासाचा मला त्याग करावा लागेल अशी थोडी जरी पूर्वसूचना तुमच्यापैकी कोणीही मला दिली असती तर मी तुम्हाला निःसंदिग्ध शब्दात तेव्हा सांगितले असते की आपल्या कोणत्याही सन्मानापेक्षा मी माझ्या मतांची अधिक काळजी घेत असतो तुमच्या दिनांक चौदाच्या पत्रानंतर आपले हे पत्र पाहून तर मला आश्चर्य वाटते ही दोनही पत्रे जो माणूस वाचील त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते स्वागत समितीची ही अचानक कोलांटी उडीका, हेच माझ्या ध्यानात येत नाही जेव्हा तुम्ही दिनांक चौदाचे पत्र लिहिले तेव्हा तुमच्यासमोर माझ्या भाषणाचा जो कच्चा आराखडा होता तो आणि हे अंतिम भाषण यात आशय आणि भावनांच्या दृष्टीन कोणताच फरक नाही विचार थोच आहे फरक एवढाच की भाषणाचे आम्ही हस्तलिखित अधिक विचारपूर्वक लिहिले आहे भाषणात जर काही आक्षेपजनक गोष्ट होती तर तिच्याबद्दल तुम्ही दिनांक चौदाच्याच पत्रात मला लिहू शकत होता, परंतु तुम्ही तसे लिहिले नाही उलट, तुम्ही सुचलेले शाब्दिक बदल मी करावे किंवा करू नये असे स्वातंत्र्य मला देऊन छापिल एक हजार प्रती पाठवून द्याव्या लिहिले मी त्या छापून घेतलेल्या आहेत व त्या माझ्याजवळ पडलेल्या आहेत आठ दिवसांतच तुम्ही मला लिहून कळवीत आहात की तुमच्या माझ्या भाषणावर आक्षेप असून जर ती त्यात बदल केला नाही तर संमेलन रद्द करण्यात येईल तुम्हाला हे समजायला पाहिजे होते की भाषणात कसलाही बदल घडून आणण्याची आशा नाही जेव्हा तुम्ही मुंबईला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की मी एखादा स्वल्प विराम सुद्धा बदलणार नाही माझ्या भाषणाला मी कसलेही नियंत्रण लादू देणार नाही व मी जसे लिहीन तसेच्या तसेच तुम्हाला स्वीकारावे लागेल असेही मी आपण सांगितले होते माझ्या भाषणात व्यक्त झालेल्या विचाराची जबाबदारी सर्वस्वी माझी असून ते समितीला आवडले नाही तर मला मुळीच वाईट वाटणार नाही व समितीने या भाषणाची निंदा करणारा ठराव पास कला तरीही माझी हरकत नाही सुद्धा मी आपणास सांगितले होते, माझ्या भाषणात व्यक्त होणाऱ्या जबाबदारीतून मंडळाला मुक्त करण्याबद्दल व माझा मंडळाशी वाजवीपक्ष घनिष्ठ संबंध वाढून त्यांच्या जाळ्यात मी फसू नये म्हणून मी इतका व्यग्र होतो की माझे भाषणे अध्यक्षीय भाषण न मानता तुम्ही उद्घाटनाच भाषण मानाव व परिषदस्थान भूषविण्यासाठी दुसराच एखादा माणूस निवडून त्याच्या अध्यक्षतखाली ठराव पास कराव अस मी मंडळाला सुचविल होत हा निर्णय चौदा तारखेला घेण्यासाठी तुम्हीच सर्वाधिकारी होता परंतु स्वागत समितीने हे केले नाही या मधल्या वेळात प्रतिछापून काढण्यासाठी व्यर्थच खर्च झाला तुम्ही जर धडसोड न करता जर दृढनिश्चयाने वागला असता तर हा खर्च समितीला निश्चित वाचवता आला असता तुमच्या समितीने जो निर्णय घेतला त्याचा माझ्या भाषणातील आशयाशी अगदीच कमी संबंध असावा असे मला विश्वासपूर्वक वाटू लागले आहे असे वाटण्यास माझ्याजवळ कारण आहे अमृतसर येथील शीख प्रचार सभेला माझ्या उपस्थित राहण्याचाच आपल्या समितीच्या निर्णयाशी फार मोठा संबंध आहे समितीनं दिनांक चौदा व बावीसच्या काळात जी कोलांटिवडी मारून निर्णय घेतला त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने होऊ शकत नाही तथापि हा वाद मी अधिक वाढवू हेच उत्तम म्हणून आपल्याला विनंती आहे की माझ्या अध्यक्षपदाखाली होऊ घातलेले संमेलन रद्द केले आहे अशा अर्थाची तुम्ही ताबडतोब घोषणा करावी आता त्यातील सर्व शोभा निगत असून आपल्या समितीने माझे भाषण तयार करण्यासाठी जे परिश्रम मला घ्यावे लागले त्याचा आपण आदर केला याबद्दल मी आपला आभारी आहे कोणाला त्याच्यापासून काही फायदा हो न हो मला मात्र त्यापासून निश्चितच लाभ झालेला आहे मला फक्त एकच दुःख वाटत माझे स्वास्थ्य हा ताण सहन करण्यास असमर्थ असताना मला असे कठोर परिश्रम करावे लागले भी आंबेडकर या पत्रव्यवहाराहून माजी पदाची नियुक्ती मंडळाने का रद्द क्ली व यात दोष कोणाचा याचा निर्णय वाचक अचूक करू शकतील अध्यक्षाचे विचार स्वागत समितीला आवडले नाही म्हणून अध्यक्षांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याची हि कदाचित इतिहासातील पहिले सुधारण असाव अस मला वाटत अस्वि किंवा नसेल परंतु सवर्ण हिंदूंनी त्यांच्या सभिध्यक्ष स्वीकारण्याचे निमंत्रण द्रिमा जीवनातील निश्वितच ही पहिली संधी होती तिचा अशा रीतीने वाईट शेवट झालेला पाहून मला दुःख होते परंतु सवर्ण हिंदूतील सुधारक व अस्पृश्याच्या स्वाभिमानी संप्रदायेतील लोकात घडून आलेल्या अशा खेदजनक मैत्रीपासून यापेक्षा अधिक कोणी काही अपेक्षा करू शकणार सवर्ण हिंदूतील सुधारकांना आपल्या धर्मबंधूंचे सक्य तोडावेसे वाटत नाही व वा, स्वाभिमानी अस्पृश्यांना सुधारणा झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरल्याशिवाय गत्यंतर नाही राजगृह दादर मुंबई 14, दिनांक 15 मे 1936, बी आर आंबेडकर